पंचतंत्र लेखक काशिनाथ अनंत जोशी आणि पांडुरंग रामचंद्र धमढेरे वाचक तंत्र रांडकर संत्रेले मृभे सहावी एका मोठ्या वडाच्या झाडावर कावळ्याचे एक मोडपे घरटे बांधून राहत होते त्याच झाडाच्या बुंढ्याशी एका ढोलीत एक कृष्ण सर्प होता ज्या ज्यावेळी कावळी अंडी घाली त्यावेळी तो झाडावर चढवून दिची अंडी खात असे त्या कृष्ण सर्पाच्या भयाने ते झाड सोडून जाण्याचा विचारच्या मनात आला परंतु बरीच वर्षे त्या झाडावर राहत असल्यामुळे ते झाड सोडून जायला त्याचे मन घेईना तेव्हा की दोघे त्यांचा एक मित्र कोल्हा होता त्याच्याकडे काय उपाययोजना करावी याचा विचार करण्यासाठी गेली आणि त्याला सर्व हकीकत सांगून म्हणाली सर्पाच्या घरात राहणे म्हणजे मृत्यूच्या घरात राहण्यास आहे रोज मरणाची भीती तेव्हा तूस यातून काही माग काढ घुद्धेस्य बलंतस्य धसारोग तसे औषध बरे वाईट माथे खाण्यात सवकलेल्या बबऱ्यास देखील जिभेची तटक आवरली नाही व एका ठेकड्याने तटाफळा कापला तसेच हे आहे जोड़त्या विचार लेल्हाय का